अध्याय सहावा पुतना उद्धार श्री शुकाचार्य म्हणतात नंद मथुर येऊन निघाले तेव्हा वाटेत विचार करू लागले की वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही म्हणून मग संकट येईल ही ये ते मनोमन भगवंतांना शरण गेले पुतना नावाची एक अत्यंत क्रूर राक्षसी होती लहान मुलांना मारण एवढं एकच काम तिचं होतं कंसाच्या आज्ञेवरून ती नगर गावं आणि गवळ्यांच्या वस्त्यांमध्ये लहान मुलं मारण्यासाठी फिरत असे जिथली लोक आपल्या दैनंदिन कामांमध्ये राक्षसांची भीती घालवणाऱ्या भक्तवत्सल भगवंतांचे स्मरण इत्यादी करीत नाहीत तिथेच राक्षसांचे फावते आकाशमार्गाने जाऊ शकणारी ती पुतना इच्छेनुसार उपधारण करीत होती एके दिवशी नंदाच्या गोकुळाजवळ येऊन मायेमुळे स्वतःला एक, एक सुंदर तरुणी बनवून ती गोकुळा शिरली तिने आंबाड्यावर मोगऱ्याची वेणी माळली होती सुंदर वस्त्रपरिधान केलेली होती जेव्हा तिची कर्णफुले हालत असत तेव्हा त्यांच्या चमकण्याने तोंडावर आलेले तिचे कुरळे के शोभिवंत दिसत होते तिचे नितंबाणी स्तन उभार होते ते कंबर बारीक होती आपले मधुर हास्य आणि कटाक्षांनी ती व्रजवासियांचे चित्तवेधून घेत होती हातात कमळ घेऊन येणाऱ्या त्या रुपवती रमणीला पाहून गोपीनं वाटलं ती की जणू स्वत लक्ष्मीच आपल्या पतीचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहे बालग्रहासारखी ती इकड तिकडं लहान मुलांना शोधीत सहजपणे नंदाच्या घरात शिरली तिथे दुष्टांचे काळ बालक श्रीकृष्ण पाळण्यात झोपलेले तिने पाहिले परंतु राखेवर ढिगात लपलेला अग्नी असतो त्याचप्रमाणे त्यावेळी त्यांनी आपले प्रचंड तेज लपवून ठेवलेले होते चराचराचा आत्मा असणाऱ्या त्यांनी लहान मुलांना मारणारा हा ग्रह आहे हे जाणून आपले डोळे बंद केले जसं एखाद्यानं नकळत झोपलेल्या सापाला दोरी समजून उचलून घ्यावी त्याचप्रमाणे आपल्या काळरूप श्रीकृष्णांना पुतनेन उचलून मांडीवर घेतले मखमुली म्यानात लपवलेल्या तीक्ष्ण धारेच्या तलवारीप्रमाणे पुतनेच हृदय क्रूर होते परंतु वरवर मात्र ती अत्यंत मधुर व्यवहार करीत होती रोहिणीने आणि यशोदेने तिला पाहिले पण तिच्या सौंदर्य प्रभावाने हतप्रभ होऊन स्तब्धपणे त्या तिला पाहतच राहिल्या इकडे तिने त्या बालकाला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या तोंडात आपला स्तन दिला त्या स्तनाला अतिशय भयंकर आणि कोणत्याही प्रकारे न पचू शकणारे विष लावलेले होते तेव्हा भगवंतांनी रागाने दोन्ही हातांनी तिचा स्तन जोरात दाबून तिच्या प्राणांसह हो, तिचे दूध प्राशन केले तिची सर्व मर्मस्थानं खिळखिळी झाली अरे सोड सोड पुरे कर असे ओरडत वारंवार आपल्या हातपाय आपटी ती रडू लागली तिने डोळे फिरवले आणि तिचे शरीर घामाने धबधबले तिच्या महाभयंकर आक्रोशाने डोंगरासह पृथ्वी आणि ग्रहांसह अंतरिक्षे डगमगू लागले सातही पाताळ आणि दिशा दुंदुवून गेल्या विजा कोसळतात की काय या शंकेने पुष्कळचे लोक जमिनीवर कोसळले परीक्षिता अशा प्रकारे पुतनीच्या स्तनांमध्ये इतक्या वेदना झाल्या की ती गतप्राण झाली ती मूळ प्रकट झाली केस विस्कटले इंद्राच्या वज्रामुळे घायाळ होऊन मृत्रासूर जसा पडला होता तशीच ती सुद्धा बाहेर गोठ्यामध्ये हातपाळ पसरून पडली राजेंद्र पुतनेच्या शरीरानं खाली पडता पडता सुद्धा सहा कोस अंतरातील झाडं उन पाडली ही तर मोठी जपूत घटना घडली पुतनेचे शरीर अत्यंत भयानक होते तिचे तोंड नांगराच्या फाळासारखे तीक्ष्ण आणि भयंकर दाढा असलेले होते तिच्या नागपुड्या डोंगरातील गुहेप्रमाणे खोल होत्या आणि स्तन पहाडावरून निखळलेल्या कड्यांप्रमाणे होते लाल लाल केस चारी बाजूंना विस्कटून पसरलेले होते डोळे अंधारा विहिरीप्रमाणे खोल नितंब नदीच्या उंच किनाऱ्याप्रमाणे भयंकर हात जांघा आणि पाय नदीच्या पुलांप्रमाणे वाटत होते तसेच पोट पाणी नसलेल्या डोहाप्रमाणे दिसत होते पुतनेचे ते शरीर पाहून गवळी आणि गोपी भयभीत झाले तिची भयंकर किंकाळी ऐकून त्यांचे हृदय कान आणि डोकं अगोदरच फुटल्यासारखं झालं होतं जेव्हा गोपींनी पाहिलं की बाल श्रीकृष्ण निर्भयपणे तिच्या छातीवर खेळत आहेत तेव्हा अत्यंत घाबरून लगबगीनं तिथं जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना उचलून घेतलं त्यानंतर यशोदा आणि रोहिणीसह गोपींनी गाईचं शेपूट फिरवणं इत्यादी उपायांनी त्या बाळाचे सर्व प्रकारे दुष्टशक्तींपासून रक्षण केलं त्यांनी प्रथम त्याला गोमूत्रानं स्नान घातलं नंतर सर्व अंगाला गाईच्या अंगावरची धूळ लावली त्यानंतर बाराही अंगांना भगवंत त्यांच्या नामाने शेण लावून पिढाशमन केलं त्यानंतर गोपींनी आचमन करून अंगजन्यास आणि करन्यास केले तसेच बालकाच्या अंगावर बीजन्यास केले गोपी म्हणू लागल्या अचंबा भगवान तुझ्या पायांचे मणिमान गुडघ्यांचे यज्ञपुरुष मांड्यांचे अच्युत कमरेचे हयभ्रिव पोटाचे केशव हृदयाचे ईश वक्षस्थळाचे सूर्य पंठाचे, विष्णू हाथांचे, उरुक्रम तोंडाचे आणि ईश्वर मस्तकाचे रक्षण करोत तुझ्या रक्षणासाठी चक्रधर भगवान तुझ्या पुढे राहोत गदाबाहेरी श्रीहरी पाठीमागे धनुष्य आणि खडवधारण करणारे भगवान मधुसूदन आणि अजन दोघे दोन बाजूला शंखधरी उरुगाळ चारी कोपऱ्यांमध्ये उपेंद्र वर गुड पृथ्वीवर आणि भगवान परमपुरुष तुझ्या सर्व बाजूने रक्षणासाठी राहोत ऋषिकेश इंद्रियांचे आणि नारायण प्राणांचे रक्षण करोत श्वेतद्वीपाचे अधिपती चित्ताचे योगेश्वर मनाचे रक्षण करोत पृष्णी गर्भ तुझ्या बुद्धीचे आणि परमात्मा भगवान तुझ्या अहंकाराचे रक्षण करोत खेळताना गोविंद रक्षण करोत निद्रेच्या वेळी माधव रक्षण करोत चालताना वैकुंठ आणि बसलेल्या वेळी श्रीपती तुझे रक्षण करोत सर्व ग्रहांना भयभीत करणारे यज्ञभोगते भगवान भोजनाचे वेळी तुझे रक्षण करोत डाकिनी राक्षसी कुष्मांडा बालक ग्रह। भूत प्रेत पिशाच्य यक्ष राक्षस आणि विनायक कोटरा रेवती ज्येष्ठा पुतना मातृका इत्यादी शरीर प्राण तसेच इंद्रियांना नाश करणारे उन्माद अपस्मार इत्यादी रोग स्वप्नात पाहिलेले महान उत्पाद वृद्धग्रह आणि बालग्रह इत्यादी सर्व अनिष्ट भगवान विष्णूंच्या नावाचा उच्चार केल्याने भयभीत होऊन नष्ट होऊन जावेत श्री शुकाचार्य म्हणतात अशा प्रकारे प्रेम करणाऱ्या गोपींनी रक्षा मंत्र म्हटल्यावर यशोदेने आपल्या मुलाला दूध पाजून पायनात निजवले त्याच त्याचवेळी नंद वगैरे गोप मथुरेऊन गोकुळात पोहोचले तेव्हा पुतनेचे ते भयंकर शरीर पाहून ते चकित झाले ते म्हणू लागले वसुदेवाच्या रुपात निश्चितच कोणा ऋषीने जन्म घेतलेला असेल किंवा हेही शक्य आहे की वसुदेव पूर्वजन्मीचे कोणी योगेश्वर असतील कारण जसे म्हणाले होते तसे संकट इथे दिसून आले तोपर्यंत तो म्रजवासींनी कुऱ्हाडीने पुतनेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि लांब नेऊन एक एक अवयव चित्रवर ठेवून जाळून टाकले कृष्णाने दूध प्यामुळे ज्याची सर्व पापे तात्काळ नष्ट झाली असा तो तिचा देह जळत असता त्यातून धुपासारखा सुगंधी धूर निघू लागला पुतना एक राक्षसी होती लोकांच्या लहान मुलांना मारणं आणि त्यांचं रक्त पिणं हेच तिचं काम होतं श्रीकृष्णांना सुद्धा तिनं मारून टाकण्याच्या इच्छेनंच स्तनपान करवलं होतं सुद्धा तिला सद्गती मिळाली तर मग जे परमात्मा श्रीकृष्णांना श्रद्धा आणि भक्तीनं मातेप्रमाणे प्रेमपूर्वक अतिशय प्रिय असणारी वस्तू समर्पित करतात त्यांच्यासंबंधी काय बोलावं सर्वांना वंदनीय असणाऱ्या ब्रम्हदेवादी देवांना सुद्धा वंदनीय आणि भक्तांच्या हृदयातील ठेवा असणाऱ्या चरणांनी पुतनेचे शरीर दाबून भगवंतांनी तिचे स्तनपान केले होते जरी ती राक्षसी होती तरीसुद्धा मातेला मिळणारी स्वर्गगती तिला मिळाली तर मग ज्यांच्या स्तनांचे दूध भगवंत ब्रम्हदेवानी वासरे आणि गोप लपवून ठेवलेल्या वेळी प्रेमानी प्यायले त्या गायी आणि मातांची गोष्ट काय सांगा पुत्र पुत्रप्रेमाने आपणहून पाझरणारे झांचे दूध भगवंत भरपूर प्याले त्यांना भगवान देवकी नंदनाही दिले राजन ज्या गोपी आणि गाई नित्य भगवान श्रीकृष्णांना आपल्या पुत्राच्या रूपातच पाहत होत्या त्या, त्या अज्ञानजनित संसार चक्रात कधीही अडकू शकल्या नाहीत नंद वगैरे गोपांना जेव्हा चितेच्या धुराचा सुगंध येऊ लागला तेव्हा हे काय हा सुगंध कुठून येतो आहे असे म्हणत ते ब्रजामध्ये पोहचले तिथे गोपांनी त्यांना पुतनेच्या येण्यापासून ते मर्यापर्यंत सर्व वृत्तांत सांगितला पुतनेचा सा आणि श्रीकृष्णाचे सुखरूप असणे हे ऐकून ते लोक अतिशय आश्चर्यचकित झाले परीक्षिता मृत्यूच्या तावडीतून सुटून आलेल्या आपल्या मुलाला उदान नंदाने उचलून घेतले आणि वारंवार त्याचं मस्त खुंगून ते अतिशय आनंदित झाले मोक्ष भगवान श्रीकृष्णा अदभुत बानलिना आज जो मनुष्य श्रद्धेन करोत भगवान श्रीकृष्णाबद्दल प्रेम अध्या सहवा समाप्त।